ताठ बसायचं पाठीचा कणा पृथ्वीला नव्वद अंशात मस्त बसा खणखणीत टाळ्या वाजवायच्या टाळ्या वाजवताना वाजवू का नको वाजवू का नको वाजवू का नको वाजवू का नको काही काही कीर्तनाला येताना पण प्रपंच घेऊन येतात नामच घेत नाहीत नामच घेत नाहीत त्यांनी सांगितलं गुरुजीनी म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल म्हणा एक बाई बंडूचे बाबा बंडूचे बाबा बंडूचे बाबा बंडू ते काय नाही हो यांचं नाव कसं घ्यायचं त्यांचं नाव तो विठ्या हा हो प्रपंच सोडून यायला पाहिजे म्हणून मस्त नाम घ्या मी विनोदाना सांगतोय कंटाळ येऊ नये म्हणून प्लीज बी सिरियस तुकाराम महाराज म्हणाले लागून या पाया विनवी तुम्हाला करटाळी बोला मुखे नाम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम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 जय जय पैठणच्या एकनाथ महाराजांची कथा आपण पाहत होतो पहाट पहाटपासून रात्रीपर्यंत प्रत्येक क्षण प्रपंचातली कर्म करताना सुद्धा आठवण भगवंता है प्रपंचतली कर्तव्य सगड़ी उत्तम परमार्थ प्रपंचातला आस नवे नवे व्यवहार आ प्रपंचत यशस्वी प्राणिक पउल हि परमार्था सुरुवत है लक्षा समर्थ य प्रपंच करावा नेटका मग घयावे परमार्थ विवेका ये आु ना विवेकी हो येथे जेणे आळस केला तो सर्वस्वे नागवला नाथांचा अप्रतिम प्रपंच सगळी कर्तव्य उत्तम आणि रात्री प्रमुख भगवंताच नाम घेतात कीर्तन करतात लागलाय का तुम्हाला त्या कीर्तनाला बहुसंख्य लोक येतात अबाल वृद्ध स्त्री पुरुष सर्वांच्या करता इथे स्थान आहे पैठणचे विद्वान लोकही येतात शेतकरी मंडळी येतात अशिक्षित मंडळी येतात सगळे लोक येतात आणि सर्वांचं समाधान करण्याचं सामर्थ्य नाथांच्या वाणीमध्ये आहे मेंदूची मल्लीनाथी मोजक्यांनाच मानवते प्रेमाची भाषा सगळ्यांना कळते आणि ही हृदयाची भाषा नाथ महाराज बोलतात आणि इतकं समजावून सांगतात तळमळीने तळमळीने समजावून सांगतात त्याचा परिणाम सगळ्यांना आनंद होतो परमार्थ तेव्हाच चांगला होतो ज्यावेळेला संकल्पना स्वच्छ होतात आणि संकल्पना स्वच्छ करून घेण्याकरता कुणाच्या तरी पायाशी बसायचंच असतं हे लक्षातच ठेवा एकदम नाही संकल्पना स्वच्छ होत मी माझं साधन करीत राही नाही असं होत अधिकारी असे संत सत्पुरुष आपल्या साधनाच्या परिणामाने आपल्या सहवासात येतात त्यांच्या जवळ बसावं समर्थ म्हणाले या कारणे ज्ञाता पहावा त्याचा अनुग्रह घ्यावा आणि रमाकांत एकांत काळी भजावा शांत बसून चिंतन करा जे श्रवण केलं त्याचं मनन करा आपोआप परमार्थ जादूची छडी फिरावी असा नाही होत आणि हे नाथ महाराज तळवळींनी सांगतायत गर्दी गर्दीमध्ये सुशिला नामे एक सती नित्य येई पुराणा प्रती दुःख घेऊन यायची आणि जाताना सुखी होऊन जायची असं रोज आणि मनामध्ये यायला लागलं की आपण नाथांना विचारूया का याच्यावरती काही उपाय आहे का पण कीर्तन आटोपल्यावर लक्षात यायचं जर हे विश्वच मिथ्या आहे असं जर आता निश्चय झालाय आतमध्ये तर स्वप्नातल्या या दुःखाचं काय विचारावं त्यांना या जगामध्ये दुःख आहे ना ते प्रसंगाने नाही लक्षात घ्या त्या प्रसंगाशी आपली अटॅचमेंट कशी आहे त्यांनी दुःख आहे मुलगा दारू पितो यांनी दुःख नाहीये तो मुलगा माझा असेल तर दुःख आहे ऍक्सिडेंट झाला याचं दुःख नाहीये ऍक्सिडेंट झाला त्यात माझं काही नुकसान झालं तर दुःख आहे म्हणून मीला सगळ्या जगापासनं वेगळं काढा की दुःख नावाची वस्तू समते, आणि हा मी कीर्तनापुरता वेगळा निघतो प्रपंचातून डिटॅच मनुष्य फक्त कीर्तन प्रवचन म्हणजे निरूपणाच्या वेळेला होतो होतो असं गृहित धरून बोलतोय तर शंभर मोबाईल फोन येतात सारखे लवकर या लवकर या एरवी कधी येणार बर तुम्ही धडपडला तर कधी नाही फोन येणार पण कथेला जाऊन बसा शंभर वेळा फोन तुमची आठवण येते काही आठवण नाही हो ती माया घाबरते अरे हा जर माझ्या हातनं सुटला तर म्हणून बघा कुणाला पोचवून आलं की त्या दिवशी जास्त भूक लागते आहे की नाही बघा असं एक माझ्या ओळखीचे आहेत हैदराबादचे ते म्हणले बुआ आमचे आई वडील गेले त्या दिवशीचा पिठल भाकरी काय लागली म्हणजे अजिबात आतापर्यंत इतकी चौकशाला लागली नव्हती प्रामाणिकपणानं बोलत होते शेजाऱ्याने आणून दिलेली होती जय जय रघुवीर थोडा बीबत सरस आहे हा या रसाचं नाव नऊ बीबत सरस यातली गम्मत सोडून द्या मुद्दा लक्षात घ्यायचा याप्रमाणे ही व्यवस्था कथा आटोपल्यानंतर हिला वाटावं वा काय मूर्खपणा नाथानं ना जाऊन सांगणं इतक्या उंचीवर जो त्याला आपलं दुःख सांगणं बरोबर नाही असं रोज व्हायला लागलं पण एक दिवस नाथानी उद्धवाला सांगितलं उद्धवा एक काम कर त्या पाठी पाठीमागे येऊन बसतात ना निळ्या रंगाची साडी नेसलेल्या कळाय करता काहीतरी सांगायला पाहिजे ना याला तटस्थ लक्षण असं म्हणतात स्वरूप लक्षण तटस्थ लांबन कळायला पाहिजे ही आमक्यात अमक्या रंगाची झूल पांघरलेला बैल आहे तो आमचा बर का आणि पांढऱ्या रंगाचा दिसतोय तो आमचा तो पांढरा रंग मरेपर्यंत जाणार काळा बैल असेल पांढरा बैल तो मरेपर्यंत जाणार नाही पण अंगावरचं वस्त्र रोज बदललं जातं बाजूला राहून जे दाखवतं त्याला तटस्थ लक्षण म्हणतात म्हणून सांगितलं जा रे त्या उद्धव एक काम कर कीर्तन आटोपल्यानंतर त्या बाईना सांग नाथाने तुम्हाला थोडं थांबायला सांगितलंय आता उद्धव हा त्यावेळचा शिष्य होता आजचा शिष्य नव्हता तुमचे तिचे काय संबंधले होते एक गुरु झोपले होते त्यांनी सांगितलं बेटा म्हणजे काही वाचत होते असे झोपून असे शिष्य पलीकडे झोपला होता बेटा बाहेर पाऊस चालू आहे का बघ रे तू म्हणला गुरुजी मांजर आलाय बघा आत बाहेर न आताच आले हात फिरवा म्हणजे कळल पाऊस आहे का नाही केलं हो एक काम कर अरे ते लाईट बंद करतोस का डोळे मिटाओ लाईट नाहीच आहेत बर म्हटले आता दार तरी बंद करशील का दोन कामं म्हणला मी केली एक तुम्हाला जमना तो शिष्य कुणाला म्हणतात गुरुला आवडेल तसा वागतो तो शिष्य वरून आपण गुरुला अभिषेक घालतो दुधाचा दह्याचा मधाचा सगळे अभिषेक इतके अभिषेक इतके अभिषेक घालतो आणि आतून त्यांच्या चित्ताला दुःख होईल असं आपलं वागणं असत कशी कृपा होईल सांगा वरचा उपचार आहे ना त्याला भले कमी किंमत आहे सोखा मेळा काही रोज पांडुरंगाच्या पाया डोकं ठेवत होते काय आज जात नव्हते पण पांडुरंग त्याच्या घरी जाऊन त्याचं काम करतात का त्याला आवडेल चित्ताला असच चोखा मेळा वागतात म्हणून माऊलीनी व्याख्या लिहिली सेवेची जैसेवामी मनोभावा भाजेल या पद्धतीनं उद्धव जाऊन सांगतात कीर्तन आटोपल्यावर ऐकलं आटोपल्या का आज नाथांनी सांगितलंय कीर्तन आटोपल्यावर जाऊ नका थोडा वेळ बोलायचंय नाथानं ना तुमच्याशी काहीतरी हिला इतका आनंद झाला मन कवडे असतात संत सत्पुरुष बरोबर ओळखतात कथा आटोपली सगळेजण घरी निघून जातात या बाई थांबल्या पहाटे अडीच वाजलेले दोन वाजले होते तोपर्यंत कीर्तन हो या बाईंच्या शेजारी थांबल्या जाऊ आपण आणि नाथानी गिरीजाबाई ना आज जगदंबा येणार आहेत महागौरी तिच्या अष्टमम सांगितल्यावर त्यांना कळलं ओटीची तयारी करा सगळं सांगावं लागत नाही बरोबर ओळखते तिला बायको असं म्हणता म्हणून अग माझ बायकोन सगळे तुझ ऐकू ज्यांना हे माहिती नसतं ते प्रपंच म्हणजे काय प्रपंच असतात नवरा सांगतो ऐकलं काय भुवान दोन साथीदार तिघ आलेत मी चौथा चहा हे शहाणी आहे तिला कळत जी सिरियल बघते काय अमि काय म्हणत संसाराचा तमाशा म्हणतात त्याला म्हणून थोडा संपर्क ठेवा या अध्यात्माशी शहाणार आहातो हो मनुष्य प्रपंचातला मनुष्य स्वतःला किती शहाणा समजा स्वतःचा मूर्ख पण न कळण्या इतका मूर्ख असतो तो जय जय रघुवीर समर्थ गिरीजाबाई सगळी ओटीची तयारी करून ठेवली नेहमीची सवय होती हो आले नाथ महाराजांचं कथा कीर्तन आटोपलंय हातबाई स्वच्छ करायला आतमध्ये गेलेत तोपर्यंत या बाईना गिरीजाबाई बोलवून घेतलं चांगला चंदनाचा पाठ त्याला चांदीच्या फुल्या त्याच्यावरती बसवलं समोर रांगोळी काढली हात जोडले पहाटे साडेतीन चार चामस्कार सा केला म्हणलं आज तुमची ओटी भरायची ओटी भरली नाथ महाराज तिकडून आले आणि नाथाने प्रश्न विचारला बाळ नाथांच्या तुलनेत ती तरुण मुलगी आहे म्हणून बाळ बेटा बेटा एवढा शब्द ऐकला श्रोते हो आणि खळखळून खड़ रडायला लागली एकदम बांध फुटला एखादी चार्याची बांधलेली पेंडी सुटावी आणि सगळीकडे चारा विस्कटावा अशी रडायला लागली तिला हुंदका आवरेना इतकी रडायला लागली की तिला बोलताच येईना नाथ महाराज म्हणाले बेटा रडू नको अश्रु पुळे आता नकोस रडू, नकोस, रडू। नकोस बेटा तुझे आश्रू मैं पहत नहीं रड़ू नकोस रड़ू नकोस बराच वे बराच वे गेला बराच वेळ गेला आणि मग थोडी भानावर आली आणि रडत रडत स्वर झालेला होता तो स्वर योग्य स्तरावरती आला स्वरावरती आली आणि बोलायला लागली म्हटलं महाराज तुम्ही हाक मारलीत मुली म्हणून मुली म्हणून हाक मारलीत मला तुम्ही अशी प्रेमानं हाक मला माझ्या आई वडिलांनी पण मारली नाही हो। माझं एकदा लग्न करून टाकलं आणि मी मुलगी आहे विसरून गेले माहेरचे लोक विसरले आणि सासरचे वाईट आहेत असं म्हणणार नाही घरी काही कमी आहे असं समजू नका पन्नास नोकर आहेत सगळं व्यवस्थित आहे कुबेराला लाजवणारी संपत्ती आहे खूप मोठ घर आहे अमक्या अमक्याची मी नाथ महाराज बर कुठं पण काय सांगू महाराज रोज संध्याकाळ झाली ना की मला ती संध्याकाळ खायला उठते पती माझा श्रीमंत पती माझा श्रीमंत असे भारी ओ पती माझा श्रीमंत असे भारी श्री मंत असे भारी व्यभिरी तो नित्य व्यभिचारी करू काया करू काय या मी उपाया करू काय या मी उपाया करू काय या वरी मी उपायारण म्हणून शरण हो म्हणून शरण आले मी तुम्हा पाया म्हणून शरण मी आले तुम्हा पा, पाया, तुम्हा पाया तुम्हा पाया हा हा घरी माझ्या काही कमी नाही आहे पण आज एकवीस वर्ष झाली लग्नाला एकही संध्याकाळ माझा नवरा घरात थांबला नाही इतकी मी वाईट आहे का घरी जाऊन माहेरी सांगायची सोय नाही माहेर मला आधार देऊ शकणार नाही अशा स्थितीत आहे सासू सासऱ्यानं सांगायला गेले तर ते म्हणतील तुझ्यातच दोष आहे काहीतरी तुम्ही सांगा महाराज कसं वाटत असेल मला सहा महिन्यापासून कीर्तनाला यायला लागले थोडं बरं वाटत पण महाराज इथून जाताना वाटत अजून नवरा आला नसेल रोज संध्याकाळ झाली की स्नान उरकतो चांगले चांगले कपडे परिधान करतो अत्तराचा फाया कानामध्ये ठेवतो हातामध्ये चांदीचा डबा घेतो चांदीचा वर्क लावलेले अनेक वेळे त्यामध्ये था। असतात भरपूर थैली घेतो घरामध्ये काही धनाची कमी नाही भरपूर अशी धन भरून थैली घेतो आणि रोज विविध वेशांकडं जातो वारांगणांकडे जातो इतकी दारू पितो की परवा त्या वेश्यन घराजवळ आणून पोहोचवलं तुळशी बृंदावा जवळ उभं केलं आणि इतकी जोरात पृष्ठभागावर लाथ मारली पायरीवर पडला माझा नवरा आणि ती चिडून म्हणाली उद्या यायचं असेल तर परत आपल्या बायानं यायचं असेल तर यायचं मी किंवा माझे नोकर तुला सोडायला येणार नाही असा अपमान सहन करतो पण रोज जातो नाथ महाराज तुम्ही सांगा मी काय करू माझ काय चुकलं या ना त्या पद्धतीनं आज सामाजिक समस्या होत चालली आहे श्रोते हो, हो नाथांनी त्यावेळेला काय उत्तर दिलं ऐका मी आहे काळजी करू नको असं नाही म्हणले नाथ संतांची वाक्य बघा हम हाय ना म्हणत नाहीत ते कधी हम हैना म्हणतात ते काहीच करत नाहीत वेळेवर अलौकिक सामर्थ्य ज्याच्याजवळ सा आहे ना तोच काहीतरी करू शकतो आणि तो, तो फक्त भगवंत आहे म्हणून संतां जवळ ते असतं भगवंताच्या कृपेनं म्हणून ते भगवंताच नाव घेतात तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा वागवी पांगुळा पाया विण म्हणून नाथ महाराज एकच वाक्य बोलले बेटा काळजी करू नको भगवंत सगळं काही ठीक करील म्हणायचं असतं असं आणि करायचे असतात कष्ट आपण महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आपण देवाला म्हणतो पण कष्ट कोणी करायचे नीट अर्थ ज्याना समजत नाही ते लोक असेल हारी देईल खटल्यावर अरे तो स्वामी आहे तू सेवक आहेस काम त्यानी करायचं का तू करायचं कष्ट आपण करायचे असतात आपण कर्तृत्व सगळं भगवंताच्या चरणी व्हायचं असतं मी करता म्हणायचं नाही करायचं आपण सेवा आपण करायची मी करता करतायसे मनसी ते केल्याने होता हे रे याचा समन्वय ज्याच्या जीवनात लागला तो यशस्वी होतो काळजी करू नकोस थोड्याच दिवसात हे तुझं दुःख संपेल भगवंताच्या कृपेने एकदम आश्वस्त झाली हो एकदम बरं वाटलं तिला आहे आहे काहीतरी सवय आहे वा कस काय तू काही करू नको रोज कीर्तनाला येत जाण भगवंताच नाम घ्यायचं एवढ्या दोन गोष्ट घरी आजपासून एकदम तिला बरं वाटायला लागलं नाथाने दुसऱ्या दिवशी उद्धवाला बोलवलं उद्धवा इकडे उद्यापासून स्नान करून येताना कीर्तन आटोपलं की स्नान करून यायचं पहाटे पहाटे म्हणजे आपली पहाट नवे, सकाळी दहा म्हणजे पहाट वाटते आपल्याला सकाळी एक नियम सांगून ठेवतो जो झोपलेला आहे हे सूर्य बघत नाही तो कधीही दरिद्री होत नाही हे वाक्य लक्षात ठेव सूर्योदयापूर्वी आपण जागे झालेले पाहिजे जा। म्हणजे सूर्योदयानंतर झोपलं चाल असं नव्हे स्वतःला शिस्त आपण आपल्या घराचा विचार करा नुसती कीर्तन ऐकण्यात मजा नाही हो आपल्या घरामध्ये शिस्त किती ज्याचा त्यांनी विचार करा आपल्या जीवनाला शिस्त किती ज्याचा त्यांनी विचार करा चाललेत आपले संकट आल्यावरच पहाटे उठायचं का समय ठेवा आणि आत्तापासन लहान मुलं ज्यांची त्यांनी आतापासनं समय ठेवा की किमान सहा वाजता उठलंच पाहिजे सहा म्हणजे काही लवकर नाही सांगत नाही म्हणजे पुढे पाच ला उठायला त्याला त्रास होत नाही आणि अशी ज्यांनी झोपेवर आणि जेवणावर नियंत्रण मिळवलं ते काही दिवसात आपल्या भोवतीच्या परिस्थितीचे राजे होता हे लक्षातच ठेव पहाटेच कीर्तनाहून येताना क्षमा करा कीर्तनाला कीर्तन झाल्यानंतर स्नानावरून येताना यांच्या वाड्यावर जायचं आणि यांना एकच सांगायचं बाहेरून तुळशी वृंदावनापासून काय सांगायचं श्रीमंत श्रीमंत नाथानी तुम्हाला नमस्कार सांगितलाय एवढंच म्हणायचं आणि गिर निघून यायच ते काय म्हणतात ते बोगायचं नाही आता नाथानी सांगावन उद्धवना ऐकावं असे शिष्य मिळायला भाग्य लागत आता शिष्य मिळतात गुरुचे गुरु म्हणाय बघा मराठीत गुरुची विद्या गुरुलाच फळली चांगला गुरु मिळायला पण भाग्य लागत आणि सर्वार्पण भावानं शरण येणारा शिष्य मिळायला पण भाग्य लागत रोज यानं सांगावं नाथानी तुम्हाला नमस्कार सांगितला आहे पहाटे चार वाजलेले असायचे साडेतीन चार परत येताना हा श्रीमंत आता नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम आटोपून आलेला असायचा सा। हो कारण सांस्कृती याच्या खालीन लोकनाट्य तमाशा आहे बरं का आणि जिथं संस्कृती संवर्धन होत त्या कीर्तनाचा उल्लेखही शासनाच्या कार्यक्रमात नाही याच्याकरता एकही देणगी नाही तू म्हणाल बुवा तुम्हाला अपेक्षा मला काय अपेक्षा आहे भिकाऱ्यांजवळ काय मागायचं थोड स्वच्छच बोलतो ज्यानं समाज एकमेकाशी संघटित राहतो आणि प्रेम राहत अशा कथा कीर्तन प्रवचन अध्यात्म निरूपणाला शासनाजवळ फंड नसतो आणि लोकनाट्य तमाशात त्याही गोष्टी चांगल्या नाहीत असं म्हणणार नाही त्याचही काही स्थान आहे पण करता कोट्यावधीचा खर्च होतो नवीन नवीन फ्लॅट दिले जातात त्यांना माडातले विचार करण्याची वेळ आहे साळसकर करेंसारखे दहशतवाद्यांशी लढता लढता मरतात त्यांना पाच लाख रुपये आणि शंभर करणाऱ्याला पाच कोटी रुपये प्रश्न पैशाचा नाही प्रश्न सन्मानाचा आहे विचार करा कशाला जास्त मार्ग शंभर रन केल्या आणि केल्या भारताच्या कल्याणात काय फरक पडतो सांगा त्या सानियाने कुणाशी लग्न केलं सगळ्या चॅनेलवर दाखवता सगळ्या चॅनेलवर सानियानं लग्न केलं नाही केलं तुमच्या माझ्या जीवनात म्हणजे भारतातल्या कोणत्याही लोकांच्या जीवनात फरक पडतोय का पण एक तरी टीव्ही वाला इथे येतो का की ब हे ब्रॉडकास्टिंग करू या बेळगावमध्ये ज्यानं साधन चांगलं होईल एकमेकांमध्ये प्रेम वाढेल असं काही ब्रॉडकास्टिंग करूया असं त्यांना वाटत का नाही चॅनेल वाल्यान ना। मला दुःख नाही आहे याच मला दुःख व्हायचं कारणच नाही पतिव्रतेच्या गळ्यामध्ये साधा एक हार असतो काळ्या म्हणायची पोत तिला दुःख होतं का वेशेच्या गळ्यात केवढी तिला प्रसिद्धी पण मला सांगा देवाच्या दरबारात कोणाला मान आहे बोलण्याचा मुद्दा एवढाच आहे कि असा सांस्कृतिक कार्यक्रम आटोपून आलेला होता तू अजून वर पायत चढत होता <laughs> सगळा अभिनय शक्य नाही सरकारला मान्य झालेला होता सरकार मान्य घेतलेला होता न घेणारा सरकारला अमान्य ते म्हटले धान्यापासून तयार झालेली का होईना पण घ्या त्यानं सांगितलं नाथाचा नमस्कार केला छपरावर एकदम संताप लाव उद्धवाला वाईट वाटलं उद्धव गरी आला ते म्हणले नाथा असं म्हणाले ते गुरुजी मला असं म्हणाला तो त्याचा विचार तू करू नकोस तू रोज मी सांगितलं तस आई नाथाने तुम्हाला नमस्कार सांगितलाय रोज पहाटे यानं म्हणावं आणि त्यांनी रोज सांगावं नाथाचा नमस्कार गेला छपरावर किती छपरावर पडले होते नमस्कार आणि आता जणू सव्वा आठ होत आले आणि त्याचा उद्धार होण्याची वेळ जवळ आली नाथ महाराज सकाळी सगळं आटोपलं देवपूजा भागवत आटोपलं नऊ साडे नऊ दहाच्या दरम्यान नाथ महाराज त्या वाड्याशी येऊन पोहोचले उद्धवही बरोबर आहे हात मारली कोणी आहे का घरात दिंडी दरवाजातून आतमध्ये आले रोज येणार त्या साध्वीनं सुशिलेनं पाहिलं तिचं भाग्य तिला असं वाटलं माझं भाग्य उजाडलं धावत आली नाथांचं कसं स्वागत करून काय करू असं झालं पाया पाठ ठेवला पायावर पाणी घातलं असं ते कसं स्वागत करू सासूबाई सासरा नाथांना सुद्धा आदर होतात पूर्ण गावामध्ये प्रतिष्ठित होते सगळ्यांनी आदरानं बसवलं म्हटलं कशा आला आला सकाळी दहा वाजता तो वरती अजून थोड्यात उतरत होती हळूहळू त्याची म्हणजे तो मग खाली येणार उतरत उतरत जिन्यावरनं असा नाथानी सुशेला विचारलं आमचे जावई कुठ आहेत हिला मुलगी मानलं म्हणजे आपआप तो जावई झाला जावई बुवा कुठ आहेत यानं वर्ण विचारलं कोण आलाय नवीन आवाज दिसतोय तिनं सांगितलं लवकर या लव खाली चूळ भरलेली नाही अशा स्थितीमध्ये थोडासा अडखळत अडखळत आला तुम्हीच रोज सकाळी नमस्कार पाठवित होतात ना आता अर्धी उतरली होती त्यामुळं इतका उरमट बोलला नाही छपरावर वगैरे कशाला नमस्कार पाठवित होता नाथानी सांगितलं त्याच कारण ही आम्हाला बाबा मानते आम्ही मुलगी मानतो रोज कथा कीर्तनाला येते ही येते सासूबाई येतात बरेच लोक येतात म्हणजे तुम्ही जावई ना जावई हा विष्णूचा अंश मानलेला आहे म्हणून विष्णूची पूजा करावी तशी जावयाची पूजा करायची असते लक्षा हे लक्षात ठेवा जावयाने हे पण लक्षात ठेवा आपण विष्णू नाही आहोत जावई लगेच चढून जातात जावयाची व्याख्या केली आहे काय व्याख्या सदा वक्री शनी केव्हा तरी मंगळ केव्हा तरी हा सदा वक्री सदा क्रूरा सदा पूजाम पूजामेक्ष कुठल्या राशीला असतो म्हणले असा कन्या राशी स्थितेचावयानं कस नसावं हे सांगितलं परस्पर पूरक आपल्याकडे उपदेश असतो सांगण्याचा हेतू असे आपण आहात म्हणजे असे नव्हे तेव्हा एक विनंती करायला आलोय आमच्या पत्नीनं तुमच्या सासूबाईंनी एक पारण केलं एक व्रत केलं एक व्रत केलं त्याचं पारण आम्ही उद्या घेतलंय हजार ब्राह्मणांना बोलवा असं शास्त्र आहे त्याच्या समाप्तीला पण हजार ब्राह्मणांना शक्य नसेल ना तेव्हा एक वा वा असा मनुष्य बोलवा की तो विष्णू सारखा असावा एक तर तो संन्याशी म्हणजे यती असावा किंवा आपला जावई असावा किंवा राजा असा राजा सुद्धा विष्णूचा अंश आहे तेव्हा उद्या याल का तुम्ही त्यातल्या त्यात सोबत आहे तुम्ही याल का उद्या उदयिक पारणे आहे आमुचा गेहारणे आहे अमुचा गेह यावे हो सपत्मिक विनती तुमच्या पाया यावे हो सपत्मिक विनती तुमच्या पाया उदय कपारणे उदय कपारणे आहे आमुच्या गेहावे हो सपत्नी किनती तुमच्या पाया मी नाही नाही हो तुम्हा बरी श्रीमंत मी नाही ना हो तुम्हा परिषण मंद परिनाम मुखाने नित्य प्रभु से गात परि नाम मुखाने नित्य प्रभु से गात श्रोते हो या साली ना चाली। चाली आपली चाल अशी ही चाल है। संगीत नका ही ते आवड़ू दे चित्त सत्विकता जो निर्माण बसल मनुष्य आनंद आणि चित्तात तमगुण निर्माण झाला तर भौतिक कितीही सुख असलं तरी मनुष्य दुःखात असतो आणि भारतीय संगीतच फक्त असाय श्रोते हो ज्या संगीतामध्ये चित्त शांत करण्याची व्यवस्था संगीत सोपं ऐकणं पण जीवन बिघडू नये असं वाटत कुठेतरी सात्विकतेचा स्पर्श जीवनाला ठेवा विशेषत मी ही विनंती तरुणांना करेन एकदम आवडत ना आप। नाही गोष्ट तेच डेव्हलप करावी लागते पण प्रभावात जे आहे ना तेच आवडतो म्हणून ही गोष्ट लक्षातच ठेवा जरा हो तुम्हा परी परीश्रीमंत परिणाम मुखाने नित्य प्रभूचे परी नित्य याल श्रीमंत म्हणाले मला वेळेवर जेवण लागत नाच मनात म्हणले दहाला उठतो या वेळेवर काय जेवणार आहे नाथ म्हटले तुम्ही म्हणाल तेव्हा नैवेद्य तयार असेल साधारण भाषेत सांगायचं म्हणून सांगतो साडे अकरा वाजता पण मला आणायला काहीतरी वाहन पाठवा मी माझ्या पायान नाही येणार नाथ महाराज म्हणले मला माहिती आहे तुमच्यासारखे श्रीमंत लोक मंत्री श्रेष्ठ लोक स्वतःच्या पायान चालत नसतात आणि स्वतःच्या अकलेन बोलत नसतात एका मंत्र्याला त्याच्या पियेनं भाषण लिहून दिलं यांनी सांगितलं दहा मिनिटाचं भाषण लिहि भाषण सुरू केलंय ना चाळीस मिनिट भाषण चाललं लोकही वैतागले पण आता संपेपर्यंत म्हणायला पाहिजे ना वाचायला पाहिजे इतका वैतागला तो घरी आल्यावर आपल्या पियवर अक्कलय काही म्हणला तुला दहा मिनिटाचं सांगितलं तू चाळीस मिनिटाच लिहून दिलं तो म्हणला सर मी चार प्रती दिल्या होत्या <laughs> तेही कळ तुला येड्या तुला मंत्री केला कुणी संत्रीख मला माहिती तुमच्यासारखे लोक स्वतःच्या पायान ना चालत नाहीत स्वतःच्या मुखान ना बोलत नाहीत यांचा उद्या पालखी येईल तुम्हाला न्यायला अकरा वाजता चांदीची पालखी नाही म्हणताच आलं नाही म्हणून मान्य केलं त्यानं अर्थात मुलीलाही सांगितलं आपण ही या बाकी सासू सासरे तुम्ही पण या सगले लोक जेवाये नाथ महाराज स्वतः पालखी धराय चरणा धूली की लायकी नहीं है कल्याण करता कि घता लक्षा घया जे खड़ान व्यंकटी सा ज्ञानोबा कि लहान होता तुका जान वहा सा हु सान कि वहा लहान हु उगाच त्यांची चरित्र गायली जात नाही थोड मनुष्य स्वतःच्या तात्कालिक स्वरूपाचा जो मोठेपणा आहे त्याचाच बडे जाऊ मी राहतो समर्थ म्हणले थोडे जेणे अर्धपुडी काया गर्व करती रडा या शरीरावघे पडाया वेळ नाही अहंकाराच्या इमारतीला पाया कसला घालणार आणि कळस कसला लावणार सांगा पाया घालायलाच काही नाही अहंकार कशाचा करावा मला आई जन्म दिला नसता तर अहंकार कसला करणार आई नमस्कार केला पाहिजे मला शिक्षकांनी शिकवलं नसतं तर मी एवढा जाणं झालो असतो का अनेकांचं धन माझ्याजवळ आहे अनेकांनी आई वडिलांनी दिलं इतरांनी दिलं अनेकांचे उपकार माझ्याजवळ आहेत म्हणून मी श्री म्हणताय कशाचा अहंकार निर्वाह पण संत तरीही नम्रतेनं वागतात नाथ महाराजांनी पायघड्या घातल्या त्या घरापासून आपल्या त्या दारापर्यंत पायघड्या घातल्या पालखीत बसवलं आणि उचलून आपल्या पैठणातला आपला जो वाडा आहे आजही आपण बघितला की आपल्याला कळेल कुठं त्या ठिकाणी उतरवलं तिथपासून आपलं उपर्ण पायाखाली घातलं पाय धुवायच्या दगडापर्यंत नाथाने स्वतः पाय धुतले त्याचे आणि प्रश्न विचारला म्हटलं श्रीमंत असेच धोत्रावर जेवायला बसणार का सोहळं दिलं तर चालेल आता काही बोलताच ना गर्दी बघितली आपल्यापेक्षा श्रीमंत श्रीमंत माणसं त्या ठिकाणी आली आहेत जेवायला लाजला आतमध्ये सगळे नाथाना नमस्कार करतात आणि ते नाथ माझ्यासारख्या माणसाला इतका आदर देतात जणू काही सुरू झालं होतं सगळ्या तीर्थामध्ये स्नान, तीर्था स्नान केलं तरी जे आपलं पाप नाश करू शकत नाही सगळ्या तीर्थात मध्ये हे सामर्थ्य नाही पण पश्चाताप नावाचं तीर्थ असं आहे की त्या क्षणी मनुष्य निष्पाप होतो समर्थांची होवी आहे उपरती आणि अनुताप थे पाप। ते थे कैचे पूर्वपाप सोहळं दिलं नेसायला नाथांच सोहळ नाथांनी अनेक वर्ष देवपूजा करताना वापरलेलं काय परमाणू वगैरे काय म्हणतात त्याच्यामध्ये आले असतीलच की आणि श्रीखंड्यानं धुतलेलं ते सोहळं ज्या क्षणाला अंगभर लागलं ना त्या क्षणाला याच्या अंगावर रोमांच यायला लागले याच्या नेत्रातन कारण नसताना अश्रू यायला आपोआप काही दुखाचा, सुखाचा प्रसंग काही नव्हता पण नेत्र डबाबलेल्या अवस्थेत तो बसला जाणव नव्हतं नाथानी जाणव घालायला सांगितलं मंत्रून दिलं मला जाणवं नाव फार आवडतं प्रत्येक वेळाला जा अन्नव व घालून ये म्हणून जाणव काही माणसं इतके प्रामाणिक असतात मी पाद्यपूजेला गेलो एकदा जाणव नव्हतं त्यांच्या गळ्यात समर्थांच्या पाद्यपूजेला मग दोन जानवी असतात समर्थाना मग एक जाण त्यांना तिथं दिल मग म्हंटल आता आचवन करा पूजा वगैरे आटोपल्यावर त्यांनी काढून दिलं गुआहेेवायला बसवलं सगळे पदार्थ चारी ठाव वाढून झालेत चांदीचं ताट अनोठा आहे बसायला पाठ टेकायला पाठ ताटाखाली पाठ पाठीशी असा सगळं चांदीचं सा मोठ ताट आपण देतो जसे डिश नव्हे एवढ्याशी अठरा इंची ताटो मीट घ्यायचं असेल तर असं हात हा टेकायला वाटी चांदीची त्याच्यावर हात टेकून मीठ घ्यायचं असं होता काय वाढलं कळ ना तिथं असं व्यवस्थित भोजन भात वाढला त्याच्यावरती आंधळ वरण वाढलं त्याच्यावरती आंधळ तूप वाढलं तुम्हाला आंधळ आंधळ काय म्हणत आहे वरण आपल्याला माहितीये का आंधळा मनुष्य जर कीर्तन प्रवचनाला आणून आपण बसवला तर तो, तो गप्प बसतो बघा खांबाला टेकून असतो पण डोळस म्हणून आणून आणून बसवा तो थोडा वेळ ऐकतो यांचं संपलं की जातो जरा बाजार बिजार करून देतो फोन करून देतो पुन्हा बसतो पुन्हा जातो पुन्हा येतो पुन्हा बसतो हे डोळस तसं आंधळ वरण भातावर वाढलं की गप्प तिथं बसत पण डोळस वरण वाढलं ना की ते सरळ मिठात मिठातून चटणीत चटणीतून कोशिंबिरीत कोशिंबिरीतून बांध सगळं गावभर फिरून पुन्हा भात हे डोळस अन्न इतकं गोड वर्णन चरित्रकारांनी केलंय या पद्धतीने पाडून झालं आणि श्लोक म्हटला समर्थ नाथ महाराजांनी ना श्लोक म्हटला वद नि घेता नाम घ्या श्री हरिचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर नो हे जाणीजे यज्ञ कर्म श्री स्मरण श्रीमंतांपुढे हात चढून नाथ महाराज श्रीमंत करायची सुरुवात तुमची आज्ञा असेल तर जो मुख्य आहे ना त्याच्याकडे बघून इतरांनी जेवायचं असत आमचं झालं आम्ही उठतो असो त्यानं पहिला घास घेतला का अशी आर्जवी असेल तर देव करतो मस्ती असेल ना काय लवकर यावर का वेळेवर नाही आलं बघा आम्ही काय थांबायला रिकाम टेकडे नाही तो म्हणतो आम्हाला यायच नाही तुमच्या लक्षात घ्या फार महत्वाचा मुद्दा आहे या पद्धतीनं आदरानं विचारलं त्याची पत्नी सुशिला बसली हा बसलाय आणि एकदम याला समोर वाढायला भगवान गोपालकृष्ण आहेत असा आभास झाला हो आणि शेजारी पाहिलं कोणीतरी जगदंबा देवी बसली असं वाटलं सजलनीरदश्यामतनू नवरत्न खचित सौवर्णमुकुट शिवपे चुरावली कलगिविराजकुटिलालक निटिलासि कस्तुरी तिलक कशरी गंगा आनंदा गंग श्रवणी मनोहर मकर कुंडले पुल गल्ल कर्णा दीर्घ सुप्रसन लोच इंदुवदन तिलकुंदर हनुधर बिंबत हा कंद हरिया किती वाजले वाजले की आणि याची भाव समाधी लागली अश्रू मगाशी अशी थोडे थोडे येत होते आता हुंदका आला आणि एकदम सगळं मोठेपणाचं ओझ फेकून दिक तमक इतके सगळं फेकून दिलं निर्लज्ज झाला तो एवढ्या सगळ्या लोकांसमोर भगवंताला शरण जाताना कपडा खराब होणार नाही याची काळजी फार घेऊ नका तरी झडझडो जड़ जड़ मी स्त्री आहे मी पुरुष आहे मी श्रीमंत आहे मी गरीब आहे कुठला कॉम्प्लेक्स नको फेकून द्या सगळं आणि मी तुझा आहे आणि तू माझा आहे देवा असं थोडं होऊ द्याव सगळं आपण टोपण सगळी सांभाळून ठेवून देवाला दे शरण जातो ही केव्हा तरी टोपण फेकून द्यायला शिकलं पाहिजे यांना सगळं बाजूला टाकलं ताट बाजूला सरकवलं समोर आला आणि म्हणला नाथा मला नमस्कार करू दे मी पापी आहे मी वारांगणाकडे जाला अत्यंत नीती भ्रष्ट असा तुमचा जावई होण्याच्या लायकीचा नाही तुमच्या पायाची धूळ सुद्धा माझ्यापेक्षा श्रेष्ठ किमतीची आहे मला चरणावरती पडू दे तुमच्या आणि म्हणून साष्टांग नमस्कार ते म्हणले नाही नाही तुम्ही विष्णू जावई नमस्कार करू नका नाही नाही म्हणला एवढे एवढं माझा ऐका मला क्षमा करा असं म्हणणार नाही मी मला शिक्षा केली तरी चालेल पण माझी उपेक्षा करू नका नाथाने हात धरला आणि विचारलं बेटा खरच पश्चाताप झालाय का तात्पुरतं डोळ्यात पाणी आहे पक्ष बदलताना डोळ्यात पाणी उगाच तिकडे गेलो म्हणले मुख्यमंत्री मला करत नाही परत आलो समर्थ याकरता अव्यवस्थित चित्ताची व्याख्या करतात घडी एक आणि पडे घड़ी वैराग्य चढ़े घड़ी एक, एक अहम भाव चढ़े ज्ञाते भाव। थोड़ा भाव स्वरूप खरच ऐसा तो संगा तो ऐसा तैयार है मैं एक काम कर तुझ्या बायकोला नमस्कार कर आज जो काही तू आहेस ना तो तिच्या मुळेस लक्षात ठेवावं प्रत्येक बंधूनी की आपली पत्नी जी आहे ना त्या पत्नीच्या पुण्याईमध्ये आपलं यश असत म्हणून आपल्याकडं पत्नीचा अपमान करू नये असं शास्त्र आहे कुठं देवता राहतात ज्या मनुला सगळे लोक नावं ठेवतात त्याचा श्लोक आहे नारिणाम येत्र देवता त्या ठिकाणी त्या ठिकाणी देवता, देवता रमते नमस्कार कर बायकोला आज जो आहेस तो तिच्यामुळे आहे आज तुला इथं बोलावला तो तिच्यामुळे बोलावला तिची कीर्तन श्रवणाची पुण्याई म्हणून आज तुला भगवंताचं दर्शन झालं तरी पण थोडा इगो असतो आणि जिथे इगो असतो ना फार छान वाक्य आहे एका संतांच आहे व्हेर इज इगो गॉड सेज आय गो इगोचा प्रॉब्लेम नका करू इगो व्यवहारात सुद्धा त्रास देत होता इथं किती त्रास देई तरी पण नाथांचं वाक्य म्हणून नमस्कार करायला लागला बायकोला बायकोन हात धरले हे नका हो असं करू मी इतकी पापी नाहीये आपण दोघ नाथांच्या चरणी लागूया नाथान नमस्कार केला नाथानी दोघांच्या पाठीवर आशीर्वाद दिला खूप प्रेमानं जगामध्ये खरं प्रेम फक्त संत करतात हे विसरूच नका जगातलं प्रेम हे स्वार्था करता असतं निस्वार्थी प्रेम फक्त संत करतात मस्तकावरून हात फिरवला आणि सांगितलं बेटा इतका चांगला देह मिळालाय त्याचा उपयोग इतका वाईट करतोस अरे मला सांग पात्रद्वये यथा खाद्यते दहा पात्रामध्ये एकच बासुंदी भरून ठेवली कपात भरली स्टील चांदीच्या भांड्यात भरली सोन्याच्या चा भांड्यात भरली, भरली। बासुंदीच्या सवित फरक पडतो का पात्र बदललं म्हणून ज्याला सुख जास्त कमी वाटतं त्याची बुद्धी पात्राकडं बघायचीच आहे आणि जो केवळ पात्राकडे बघतो तो अपात्र आहे म्हणून लक्षात ठेव धर्म अर्थ अनि काम या मी तुला सोड नहीं अपथ ज्यादा ज्यादा तू घ्राह्मण अग्नि जो लक्षा घे वारेक्षा तुझी पत्नी खूब चांगली है नाविध रोग होती हा नर का भाग है महत्वाच मऊली कैसे पण्य वधु से प्रेम विकत आ स्त्री च प्रेम खरस का जी विकत पैशावर प्रेम करते म्हणून ती आली एवढं कळत नाही का तुला आणि मग त्याला उजाडलं त्यानं ठरवलं रोज कीर्तनाला यायचं रोज कथा कीर्तन प्रवचनाला बसू लागला त्यानंतर नाथांचा अनुग्रह त्यानं घेतला योग्य साधन त्याला मिळालं आणि त्यानंतर योग्य काली तो मुक्त झाला नाथ महाराज हेच सांगायचे पुन्हा पुन्हा अरे ज्या देहात तुम्ही आलेले आहात त्या देहाचं सार्थक विषयांच्या उपभोगानं नाहीये ते भगवत कृपेनं आहे म्हणून मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्मा सार्थक मनुष्य जन्माचे ऐसा दे विवेक ऐसा जय मणिधरा श्री जानकी झा कीतन रंगी वाजवा कर टाई नाम घोषे पो हो येत कल्याण साम्राज्य सुख राशि अवघे उठा ओवाळा राघोबार झाले कीर्तन शेवट गोड करा मनीध राशी जनकी दुखरहिता निर्मळ एकांतात सगळे ब्रह्मानंतात मासल भय देव जय देववाळू जय देव जय देव, देव। माये विण माहेर शब्दी अर्थ लाभ बोल बाबा जयदेव जयदेव जय करो वाणु सगुर मेरा जयदेव श्रीधर स्वामी आरती करी तो गुरुराया मम मानसे चरणी अर्पुने रो वाणी न सदन तू पूर्ण सनातन तू सर्वसाची श्रीधरा सर्व सर्वसाक्षी भक्ता साठी धावुनीय से परब्रह्मलक्षी तुझा कृपे सा महिमावर्णितोळाशंकर श्रीधरा बोळाशंकर चिल्मय व्यापकराचर तो विश्व श्रीधर स्वामी भारती तुझला सुशला गुरुराय श्रीधरा कुतला गुरुरायाम सदया, भक्तांचे तू हट्टपुरविशी भक्ती पाहोनी श्रीधरा भक्ती पाहोनी दयागरादिनानानानानानाथा ये शांति श्रीधाभूमी शांतीसुखाची अखंडमूर्ती सद्गुरु स्वामी सद्गुरुधरा मत्ता वरती कृपा कुणी याच कवी श्रीधर स्वामी आरती कि तो तुलगला गुरुराय श्रीधरा तुलला गुरुराया मनस हे चरणी अर्पु गोपाळिन सदया गायन वाचा मसे था हरे राम हरे राम राम राम हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे दत्तजनादन श्री एकनाथ महाराज की सदा सर्व योगपुषा घडा कारण देह मासा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे ज्या जय जय रघुवीर समर्थ रामा रामा रामा राम रघुनंदना रामा रघुनंदना राम राम रामालभूषणा राम राम रानकी पे राम जान मते, रा विमते रा दीन वत्सलासलामदास मे तू चागम्य राम रामा हो जय राहो तारी तारी तारी तारी राह रामा थोड़ी थोड़ी थोड़ी थोड़ी भवपाश रामा भवपाश ananya sharan rami ramdas tham ram ram jap sita bi ram jap sita bi ram tham ram ram jap sita bi ram raja sita bi ram jap sita bi ram ram ram ram jap sita bi ram ram raja ram ram ram jap sita bi ram jap sita bi ram राम राम सीता रा। राम जपसीता सज्जनगडनीवास मासे रामदास माय मासे रामदास माय रामदास माय मासे रामदास माय श्रमहरणीवास मासे कल्याण माये मासे कल्याण माय कल्याण माय मासे कल्याण माय शरयूतीर् निवास मासे रामचंद्र माय मासे रामचंद्र माय रामचंद्र माय मासे रामचंद्र माय वरदापुरनिवास माझे श्रीधर गुरुमाये माझे श्रीधर गुरुमाये श्रीधर गुरुमाये मासे श्रीधर गुरुमाये हो सज्जनगड निवास माधे रामदास समाये रामदास माय रामदास माय माधे रामदास माय सीताकांत स्मरण जय जय राम समर्थ रामदा स्वामी महाराज की जय महारुद्रहनुमान की जय श्रेष्ठ गंगाधरस्वामी महाराज की सद्गुरू भगवान श्रीधरस्वामी महाराज जय जय रघुवीर समर्थ